लूक अध्या आठ यानंतर असे झाले की एशी सर्व गावातून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राजासंबंधीची सुवार्थ सांगत जात होता आणि बारा प्रेषित त्याच्या बरोबर होते ज्यांच्यामधून भूते काढली होती व ज्यांना आजारातून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्या होत्या मरिया जिला म्हणत तिच्यातून सात भूते बाहेर पडली होती हैरोजाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना सुसा आणि आने इतर अनेक स्त्रिया होत्या या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून एशी व त्याच्या शिष्यांना देत असत जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत तेव्हा बोधकथाचा उपयोग करून बोलत असे एक शेतकरी आपले बी पेरायला गेला तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले आकाशातील पक्षांनी ते खाऊन टाकले काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता काही बी काटेरी झुरपात पडले काटेरी झुरपे त्याच्या वाढली व त्याची वार खुंटविली काही बीज चांगल्या जमिनीवर पडले ते उगवले वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आले या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला ज्याला ऐकण्यास कान आहेत त्याने ऐकावे त्याच्या शिष्यानी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले म्हणून तो म्हणाला तुम्हाला देवाच्या राज्याची रहस्य जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे पण इतरांच्या साठी ते बोधकथेमध्ये दिले आहे यासाठी की जरी ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये बोधकथेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे बी हे देवाचा संदेश आहे आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये वो त्यांचे तारण होऊ नये जे बीक खडकावर पडते ते असे आहे की ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात पण त्यांना मूळ नसते ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात जे बीक काटेरी झोडपात पडलेले असते ते दर्शविते की ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असतात काळजी श्रीमंती जीवनातील सुखे यानि ते जाते खुंटवी जक्व फल दमिनी बी की ते दर्शवित कि च प्राणिक अंतकरण ग्रहण कर धीराने फल देता दिवा दिवाऊन तो भांड्यावी जे आतवा असे काहीही लपिलेले नाही जे उघड होणार नाही प्रत्येक रहस्य सर्वांना सांगितले जाईल आणि ते प्रकाशात येईल म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्या आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडे जे आहे असे वाटते ते देखील काढून घेतले जाईल येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना म्हणून त्याला असे सांगण्यात आले की तुझे आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत त्यांना तुला भेटायचे आहे पण त्याने त्यांना उत्तर दिले जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझी आई व माझे भाऊ आहेत त्या दिवसात एकदा असे झाले की येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला आणि तो त्यांना म्हणाला आपण सरोवराच्या पलीकडच्या बाजूला जाऊया आणि ते निघाले ते जात असता येसू झोपी गेला सरोवरावर तुफान वादळी सुरू झाले व नावेत पाणी जाऊ लागले ते अति धोकादायक स्थितीत सापडले म्हणून त्यांनी त्याला उठविले ते त्याला म्हणाले गुरुजी गुरुजी आपण बुडत हो। आहोत मग तो उठला त्याने वारा व वा लाटा यांना दटाविले ते थांबले व सर्वत्र शांतता पसरली येशे त्यांना म्हणाला तुमचा विश्वास पोटे आहे पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले हा आहे तरी कोण कारण तो वारा आणि लाटा यांनाही या आज्ञा करतो आणि तेथे ते ऐकतात ते नंतर ते गालीज सरोवरापलीकडील घरसेकरांच्या प्रदेशात गेले जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला त्या माणसामध्ये अनेक भूते होती बऱ्याच काळ पर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता तो कब्रांमध्ये राहत होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्या पडला तो मोठ्या आवाजात म्हणाला येशू उच्च देवा पुत्रा तुलापुर दे। मी तुला विनती कर मिला त्रास मनाला कारण येसू ने भूताला आज्ञा के लिए होती कारण त्याला साख्या धरले होते त्याला होते पर तोड़े व भूते एकांत घेन जो येसुने विचार लेजे नाव का कारण अनेक भूते शिरली होती भूताने येशूला विनवणी केली की आम्हाला आनंद काळाच्या अंधारात जाण्याची आज्ञा करू नको डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप सरत होता भूताने त्याला विनंती केली आम्हाला त्या डुकरांच्या मध्ये <laughs> जाऊ दे आणि येशू त्यांना तसे करण्याची परवानगी दिली मग भूते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले ते एसयू आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भूते निघाली होती त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता या घटनेचे त्यांना भय वाटले ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले तेव्हा घरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले कारण ते सर्व फार घाबरले होते मग येशू नावे बसून परत गेला ज्याच्या अंगातून भुते निघाली होती तो त्याच्या बरोबर जाण्यासाठी विनवणी करू लागला पण येशून त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगरातील सर्व लोकांना त्याने सांगितले नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते त्याच त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली कारण त्याला बारा वर्षाची एक मुलगी होती आणि ती मरायास टेकली होती येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता आणि एक स्त्री ते होती तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करू शकले नाही ती त्याच्या मागोमाग आली व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला मग येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला ते सर्वजण नाकारित असताना पेत्र म्हणाला सर्वजण आपल्या भोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हाला चेंगरीत आहेत परंतु येशू म्हणाला कोणीतरी मला स्पर्श केला आहे कारण मला माहीत आहे की माझ्यातून शक्ती निघाली आहे आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कापत आली आणि त्याच्या पाया पडली तेथे ते तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कशे बरे झालो ते सांगितले तेव्हा तो तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे शांतीने जा तो हे बोलत असतानाच कोणीतरी सभासऱ्याच्या घरून आले आणि म्हणाले तुमची मुलगी मरण पावली आहे आता गुरुजींना त्रास देऊ नका येशू हे ऐकले व तो सभासऱ्याला म्हणाला भिव नको फक्त विश्वास ठेवू आणि ती मरणातून वाचविली जाई जेव्हा येशू त्या घरी आला त्याने आपणाबरोबर पेत्र येव्हान याकोब आणि मुलीच्या आई वडील यांच्याशिवाय कोणालाही हात येऊ दिले नाही सर्व लोक तिच्यासाठी रडत होते येशू म्हणाला रडने थांबवा ती मेलेली नाही ती झोपेत आहे पण ते त्याला हसले कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला मुली उठ मग तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली तेव्हा तिचे आई वडील आश्चर्याने थक्क झाले परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली